श्रीशिवलीललामृत अध्याय बारावाय श्री ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशुद्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थवानपुरस्तपूरण स्त्रीलृद्धतरुण सर्वी शिवकीर्तन करावे शिवस्मरण नावडेजाहुनी अपवित्र तो लेला वस्त्रेअलकार जेवी प्रेतशृले ते भक्षिले जे अन्न, जैसे पशु भक्षिती यथेष्टतृण जैसे मयुरा अंगी नयन तैसेच नेत्रतयाचे वल्मीक छिद्र छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जान, व्यूनी बाज जाहली जो शिव भजना तो जावो समुद्रात बुडो न अथवा भस्मकरो न वडवाघ्न तयासी तरी श्रवणी धरावि आवडि जयसी पिपीलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुखते धोनी सर्व की शुकला बहुत दिवस सूत तेव्हडा च पोटी प्रीतिवंत त्याची शुभ वाता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ गोष्टीला करणास गोड तैसे कथा श्रवनी जांचे न पुरे कोड सर्वाको नि जायजे गावास गेला प्राणनाथ प्रियपतीव्रता वाट पहात तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जन्माधाशी आले नयन की तृशेणी जात प्राण जीवन शीतळ मिळाले ऐस ऐकावया आई कथा पुराण धावा काम टाकून चिंता निद्रा दूरकूण श्रवनी सादर बैसावे, वैसावे वे वक्ता पंडितुखा नमासद्गुरूमनोनी की हा शंकर ची मानूनी धरिजे पूजनी आदर सुरभीचाअवधारा सुटती जैषा सुधारसधारा तैसा वक्ता वदता शिव कर्णद्रे वक्ता श्रेष्टमाना मानावा अत्यंत न पुसा भलते पाखंडमत नसते कुतर्क घेऊनी चिषणवावे सर्व नळे पुसाआदे सागेल ते श्रवणकरावे सादर रे उगे च छळिता पाम रे तरी ते पिशाच जन पावती वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोषघडे नरा पुराणिवे गळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी मध्ये टाकुनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन, तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटीलखळ पापी धुर्त तो मुख्यस्रोता न करावा यथ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत तैसा श्रवनी वयसोन कुतर्क घे करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकाशी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मनएे करा मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती वैसता वयसता वस्त्रे अलंकार दक्षिणासहित भक्ता पूजा वा प्रीत्यंत धन देताकोश बहुत भरेआुला निर्धारे रत्नेनेहुत नेतहोती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठायंत श्रोतयांची वाढतसे पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर, जे जे पदाथ अर्पे साचार त्याचे कोटिगुणे प्राप्त होती त्यासी कदा नापदा नेलभाल चंद्र कथेसिएता पावुले टाकी निर्धार पाप पापसंहार पदोपदी मस्तकी उष्णश घालुनी ऐकती तरी जन्मातरी बाळ पक्षी होती म्हणाल उष्णीश काढिता न ये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जेवी डाखेवुनी ऐकती तरी यमकिंकर जाचिती नाना यातना मूल व्यास वचन प्रमाण हे एक बस ऐक बसती उगेच श्रवनी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुनी अंतर सद्गद नेत्रियावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन कार्य व्यर्था लावून जैसे एकाद्रव्य आफुले पूर्ण ते थे घडता जागरण निद्रानेया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून, निद्रान ये तो उपाय करून, मुख्य मुख्यश्रवण करावे वक्तहुनी उच आसन तत्वता तेथेन वैसावे धरुणी अहंता हे न मानिती ते कागतत्व जगपुरीश भक्षिती जे बैसती वीरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन शुष्यकाष्टे झोडी बळे जे सांगताही ऐकिती, बळेस जेठा घालूनी वैसती त्यांची यमदूत बांधूनी नेती नेवून टाकती नरककुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होवन बयसे नमस्कारकेलिया बाचून वंशवृक्षोयो हो कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडुक होय सदा वटवटी हर्षेटाळिया वाजवी हट्टी हो कष्टी संसारी जे शिव कीर्तन हेळसीती ते शतजन्मे सारेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मायेती सरळाच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सूकर, जे उच्छेदिती शिव चरित्र ते वृकोनी पावती वक्त्यासि देता आसन शिवसन्निध वयसेवो न देता अन्न प्राप्त हो यतया ते कथापुरान श्रवन भक्तिवैराग्ये अंगीपूर्ण यदी कथा सुगम जान जेने अनुताप उपजेमनी दक्षिणे कडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव नावमुळीच बाष्कळ सर्वधर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहिच मात्र, अनाचारी परम अपवित्र जपतप तप विवर्जित होत्र, वेदशास्त्र कैचे ते वेद आनि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाहि तरी साचार एकाक्ष तयासी तयासिोलीजे वेदशास्त्र उभय हीन तो केवळ अंधची जान असो त्या नगरींचे लोक संपूर्ण सर्वक्षणी अपवित्र तस्करचा जार मध्यपी मार्गघन दुराचार मातापितयांचा द्रोह करणार सर्वोषयुक्तजे त्या ग्रामीणचा एक विप्र नामतयाचे विदूर वेश्येसिरत अहोरात्र काम करदमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम अब वित्र परम, ऐके अपवित्र पैकेजारासिअसतास काम भ्रतारे जपोनी धरी ये सभ्रताे धिदलाथेष्ट लता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तुझा लासी मी मीही ते करीते निरंतर मग बोले विप्र विदुर तुवा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी दे म्हणे मी देव कोठूनकता मारि पु तो मग तिचे अलंकार हिरो निघेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणे देत तेही समर्पी जाराते ऐशी दोखे हि पापे आचरत तो विदुर विप्रपला यमदूतीनेलारीत बहुत जाचिती तयाते, जाचितीतयाे पाका परम पाकादिपरमदुख भोगुनिया भोगुनिया तो शत विंध्या मगविंध्या चळाचादरीत देख भयानक पिशाच जाहला, आळे पिळे अंगासीत हिंडे क्षुधा तृषार तृषा तुरुशा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी सेंदुर चरचिला, वृक्षासी घेत टांगून सवेची हाक देत फिरेवन रक्तपीती भरोन सर्वांग त्याचे नासले कंटक वन वरम दुर्धर न मृळे कदा फलमूल हा आहार आफुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुलाधवित एकहोतातीयेसी सूत, तो कोणा पासुनी त्वरित, नाही झालायेशी तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रे सचालिले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजा पताका मिरवीती, शिवनामे गरजती दास बारंवार कीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेमुनी धाकटा सूत गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुणित सर्वजन बहुलिने स्नान करुण घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवनी बैसली ये तो निरूपण निघाले जीवनिताजारीण ती संयमदुतने धरुण लोह परीघतप्त करुण माची घालिती ऐशे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेच च क्षणी अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टहासे मग पुराणी कासी समस्त आपुले सांगे वृत्तांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळीमकिंक ताडन करतील मज अपारे वे मज को सोड विनार दुखीति सो स्वामी माझे कापती शरीर काय करू संगा विचार गळा पाश घालुनी यमकिंकर, करिती मार तप्त शस्त्रे नापरी विटंबवीति असी पत्रवनी हिंडवीतिफराटे बांधुनी टांगीति नरकुंडी अधो मुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेवन तीक्ष्णशस्त्रे आनोन पोटामाजी खोविती तीक्ष्णधूम्रकरूण वरिटांगिती नेवून भूमितमजरोवून तप्तशरे मर करिती तप्तशुळावरी खालीती पायी चंडशिळा बाधीत महानरकी बुडवीत सोडवी कौनतेथूनी बहुलेसी गोडन लागेअन्न दुखे रडे रात्रंदी नेमीमी कोणास जाबू शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडे न जावून मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरुमजतारी येथून आले शरण अनन्यमी मग गुरु पंचार मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर शिवलीलाबृत सुरस फार श्रवण कर्वी शिवद्वारी मगतीने सर्व ग्रंथ गुरुमुखे गुरमुखे प्रेम युक्त श्रवण भक्तीअवध्यांत श्रेष्ठे जाणीजे सत्संगोय हो निस्संग निस्संगे निर्मोहसह मग निर्मोहत् निश्चित उद्वेग कैसामग ते तयासि बहुला झाली परमपवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोषन उरे तृळमात्र शुचिरभूतस तव्याचा जाय बुरसा मग तो सहज चिहो आरसा की लोह लागता परीसा कर सहजची की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसिवहळ मिळाले गंगा जळ सहजची जप पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सते जता सहजचि मननाहुनी निजध्यास त्याहुनी साक्षातकार समरस मगतो शिवरूप निरदोष, संशयनाही निर्दोष बहुला निर्दोष होऊन श्रवने झाली सर्व पवन जिव्हेेने करु लागली शिव मग मगकैसे बंधन तियेसेसी श्रवणे थोर थोर पवन होती श्रवणे ह्याच जन्मी मुक्ती न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्व जासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने तीर्थाटन न लगे अष्टाग योग साधन करावे श्रवणात्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविदा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता ये तसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेसी संत समागम सर्व निथोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटा वल्कल अजिन धारी तीर्थी करी नित्यस्नान सर्वांगी भस्मले पर्ण करि पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडो नियाजान गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्रपवन ते तिचा स्वयाती, स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेे तिन्नी देह जाळून तेच भस्मागी चर्जून झाली पावन शिव रूपी शंकरी विमान धाडिली ते काळी बहुला शिवपदा प्रतीही नेली ये येपी न उद्दरिली चतुर्दश लोक नवल करिती। सदा शिवा पुढे जावून बहुले केले बहुत स्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिम हिम नगकन्या म्हणे इच्छित वरमाग त्वरित येरी म्हणे पती पडला अधो कोठे आहे न निश्चित पावन करुणिआ मग ते जननी, अंतरी पाहे विचारूनी, तो विंध्याचळी पिशाच हो रडत हिंडे पापिष्ट मग बहुले भवानी, जाई सवे तुंबर घेवूनी, पतीस आणी विंध्याद्री श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नगन देखिला धरो वृक्षाशी बांधीला ला तुंबरे बळे करो निया काढून सप्तस्वर मेलवून आरंभिले शिव कीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिव कीर्तन नरसराज तुंबरे सतेज सावध झाला विदुरद्विज म्हणे मज सोडा आता मग सोडितांची धावून धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पवन पापिया ते स्त्रीसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आज उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आनिली शिवा पाशि दोघेही शिव चरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी, रूपी जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर, तैसी बहुला आणी विदुर शिवस्वरूप जाहली ज्योती मिळाली कर्पूरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वूपी निरधारी विरालिक्य होुनिया शिवमंत्र शिव कथा श्रवण शिव दीक्षा रुद्राक्ष धारण भस्म विलेपन उद्धरोख्या नाही भस्मा निघाला भस्मा सूर शिवद्रोही परमपामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिव पुराणी कथासुरस श्रोती ऐका विसावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळीकदा भस्म स्वकरी घेवून अंगी चरची उमार तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमिवारी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर, नाम नाम ठेविले भस्मासूर उभा सदा जोडोनी, जोडोणी म्हणे वृषभध्ध्वजा सदा शिवा मज काही सागी जे सेवा शंभु मणे मज नित्य येबा चिता भस्म आुनी देजे आने भस्म भीच सेवा करी उशी आज हो ताबरूर संतोषला कर्मभूमी स नित्येवन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस त्यांचे भस्म भवानीश अंगिकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशाणी वैराग्य वाढे प्रबळ मनोनी दयाळा म्हणोनी दयाळ राही ते लोक श्मशाना हुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणनी उमावल्लभे बसती केली महाश्मशानी पंचभूते तत्वांजित पिंडब्रह्माड जाळुनी समस्त सर्वसुनी जेवत स्वात्मसुख तेची, तेची ब्रमानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्चि दयाळ तो अमूर्त मूर्त रहित जो। अस्ति ते वर्धते विपरी विपरीण मते अपक्षीय निधन षडविकार समस्त शिवपरब्रम्ह शाश्वत विकार रहित निर्विकार जो जो षडगुणैर्य समपन्न यश्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणिकषट चिन्ही मंडित किकाज्ञ पंडित कर्तृत्व विभुत्व विभुत्वसाक्षिवसर्वज्ञ पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परीपूर्ण ब्रमानंद मायाचक्रचाळक शुद्ध विविध भेदरहितजो भक्तरक्षणा सगुन शंभुझाला चैतन्य घन तने भस्मासुर निर्मून धाडिला भस्म आनावया ऐसे नित चिता भस्म असुर मातला मदे परम, गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुणीया हे, हे संहारुणीया सकळ असुरराज्य करावे स्व सबळ जाणु जाऊनिया निर्जर मंडळ शक्रकमलोद्भव जिंकावे विष्णुआनी धुर्जटी हे हि संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बाधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ए ऐक तोसी भस्म सृष्टी न मिळे कोठे चार लक्ष मनुष्य योनी पाहे, नित्य सवा सवालक्ष घडा मोड होये शोधिली सर्व अवनी हे, परी भस्म शुद्ध न मिळेची ऐशी कपट भक्तीदाबी परम मने माझा टळतो नित्य नेम ज अर्चिता भस्म तरी एक वर्म सुगम आहे, मनि हरा पंच वदना, वाक्षेदना उल्लभा नागभूषण वरप्रदान प्रदान देमाते मजदेयी एक वर ज्याचा माथा ठेविन कर, करू भस्म भावा निर्धार कार्यफार साधे मनुनी लोटांगण घालीत इतुके माजे चालवी व्रत, शिव ्रत निष्कट शिवनाथ वरद्या वयागबोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परमधुराचारी यासिवर देता धरित्री भस्म करिल निर्धारे, महाशब्द करावयाची हौस तो पाला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोपीदलाधी चारकर्मीरत त्यासी स्त्री राज्यात की मध्यपियासी दावीत सिंधिवन साक्षेपे मरकटासी मध्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही भूत संचरले दारुण मगान्यवर्ते जेवी ह्यालागी हा तामसी असुर यासन द्यावा कदापी वरषडाश गजा वीर भद्र नंदिकेश्वर हेची सागे परम भोळा शंकर म्हणे आमुचे लेकरू भस्मासूर, यास द्यावा अगत्य वर, तो अन्यत्र राहटी न करीच म्हणे बाळका तुझ धिजलावर ऐसी ऐकतांची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माजिन न समाये लोकासी आला सत्वर मग करीत चालिला जम्हार संत भक्त गो विप्र शोधोनी भस्म करी तसे मस्त की हस्त ठेवित ऋषी हो चक्र शोधोनी नि सकळ भस्म करी एकदाची छप्पन्न देश चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबा सहित ब्राह्मण गिरी, गिरी विवरी गिरीविबैसती लपोन पृथ्वी उदास संपूर्ण बाहेर कि नरेचि जैषा शेन पक्षी कमात पक्षीधरोनी संहारीत तैसारिक्षे जेवनी थरीत मस्ती हस्तस्पर्शकरी महायोद्धारण पंडित समरी जिंकीकृता परीभस्मा सुरा पुढे बलहत काहीच न चले चलेुक्तिया जैसा पाखंडी खळ तत्वता, तो नावी बहुता बंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले चलेुक्ति कवनाची असुरकरी तो नित्यसंहार शिवासी न कळे समाचार भस्म निदे सर महानम्रहो ये सवे चिये मृत्युलोका मणीधरिला ऐसा आवाका त्री दशान, त्री दशान सहित शची नायका नाय मग कमलोदभव कमलावर शेवटी भस्मकरावा करावा गंगाधर उन्त सुंदर हिरोणी घयावी वृद्धा वृद्धाची पृथ्वी पड़ली उद्वस मिलाल्या प्रजा आसमांस सर्वे सर्वांचे भय पावले मानस पुरुतास शरण आले मग मघवा मग मघवास पद्मजा प्रती गार्ह सांगत, तो म्हणे जामात, त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान तेजाने केली आधी तमन मनोनी अधोक्षज नाम त्याला गोन अथिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वै कुंठराज गाराणे सांगती प्रजाद्वीज भस्मासुराचे समस्त मग समस्तान सहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्व उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करिल अंत सदा शिवा तुझा प्रांत बरान दिसे हैमवती करी जतन ऐ कोणी हांसला भाल लोचन मनी भस्मासुरास मरण जवळी आले ह्यावरी तुम्ही जावे स्वस्ताना सत्वर ऐसे बोले जो करपूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घे बुन तेथवा आपुले गार्हआणिले येथ मिळाले ते देखिले समस्त असुर मान सरड्या ऐशी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करिन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मा दवा। अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देयी ना तरी तव मस्त आता चिठेवि भवानी उठो न गेली सदनात असुर ग्रीवा तुकावत शिवाचा माथा ठे बुनी हस्त तुझने क्षणार्धे शिवमस्तकी ठे बाब या करिन लाभस्मासूर प्रजाआनी ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जनभंग मायाला घळता झाला सवेग घोरा दरव न घेतले पाठी लागला भस्मासूर म्हणे जोगड्या धरी धीर आजि तुझा करी संहार रक्षा लावीन अंगासी, वेदशास्त्रान वेद शास्त्रान कळे पार मायाचक्र चाळक अगोचर त्यास पामर भस्मासुर धरिन म्हणेने निज बळे जो ब्रमादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चण त्यासी भस्मासुर आन धरि न मने त्यास वाटे धरिनमी आता, दिसे याता परिनाटो पे सर्व ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे कांत, तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चांच घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकल विद्या घेता एक स मदनांतक नाटोपे असो प्रेमळ भावीक, त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्याचे घरी देख वास करी सर्व तप बळ विद्याधन या बळे धरू भणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणितन होय असो अहंकारी भस्मासुर धावता नाटुपे शंकर इकडे भवानी इंदिराव बंधुआपलास्तवी तेमा मने कमलोद्भव जनका कमला नयना, कमल कमलायना कमलनाभसुर मदना कमलधारका शयना कमला कमला कमल प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जन जराज जन जरा जन्म मोच का जनादना जगदुद्धारा जला ऐशी ऐकता आई माधव मोहिनी रूपधरुनी अभिनव शिवमनरंजन केशव आडवा आला असुराते, ते शिव न्यग्रोध होऊन देख दुरुन पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलो गेला तेथवा विमानि पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेची नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला दे कोणी म्हणे ललने तुझ वरूनी, कमला अपर्णा ओ वाळिजे तुझे देखता वदन वाटे ओ वाळुनी सांडावा प्राण तुवा वा नक्षणी करुन मन मृग माझा विंधिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया तुवा आक श्रारकिले चित्त मीना मजमाळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया मुरहर हास्यवदने बोलत असे म्हणे मी तुझ वरीन त्वरित पैलतो तो दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवसते तेथे केलाम्या म्या लग्ना आदिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथि तेथे चिठे वा मी जे दाविन हाव भाव तू हि तैसे चिदावी सर्व तेथे अणुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्माड जाळिल क्षणात अवश्य मनत सांगसी तैसा वर्ते नमी, ऐसा भुलवू नतयासि आनिलाटच्छा येसि मगनमोनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी, मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किनर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देवसर्वटपद हो सुवासावेधू गुप्तरूपे गुंजार वकरी ती वरी परिते कामिनी को नाने नवे, तिचे सुस्वर सुस्वयकता गायन विधी कुरंग गेला कुंभिनी सोडू न करावया कद्रू कद्रुतनये उपाहे, मोहिनी जेथे थे विहस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरेही आपुले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जागला वट रूप सोडुनी देख प्रगट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्ष ती सुमनमाळा मोहिणी जेव्हा धरले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमी वर पडता अष्ट भाग झाले अष्टभैरव अवतार ते अशित अंगार चोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाजे भस्मासूर बधिला हे मात प्रगटता थ्रैलोक्य आनंद भरित हस्तधरो निमा उमानाथ येले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरी वंदन, दोनी मूर्ती बैसवून, करी पूजन हैम हैमवती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुन पंचवदन पनग शयन करपूर गौर कमलोद भवपिता पिनाक पानी धर नीलकंठ नीरद वरण शरीर वृंदार वृंदार कपती वृंदवन वासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंग चक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोगांची मूरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहरता श्रीधर अंधक मर्दन अघबकहर असुर मर्दन दोगे सिद्धेश्वर सिंधु जावर निशान निरअंकार नगतन यावर नंद किशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षिराब्धी शयन एक ब्रमा दिदिवंद्य एक ब्रमानंद पूर्ण त्यादो घानसी पुजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सवधान पुढे सुरस कथा अमृताहून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आनी शडानन जन असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वर्धुनी भेटुएेत या अध्याय कैलास वैकुंठनाथ ऐकेठाई मिळाले तरी ह्या भाविक जन ग्रंथ गौतमी करिती स्नान अर्थजीवनी बुडिदेवन अघमर्षणी निमग्नजे श्रीधरस्वामी ब्रमानंद सुखाबलासिद्ध जे ते जे नाही भेदाभेद अक्षय अभंगदा शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खड परीसोत सज्जन अखंड ्वाद्याय गौड श्री श्रीसांब सदाशिवापणमस्तू